श्री वासिष्ठ महारामा उपशम प्रकरणे म्हणाले रामा स्त्री रम्या असे मुख दृष्टी न पडल्यामुळे विरही पुरुषांच्या मनात स्वाभाविकपणे उदासीनता उत्पन्न होते तद्वार प्रलय आणि सुशुक्ती या अवस्थांमध्ये अज्ञानाने आवृत्त असलेले निरतिशयानंदात्मक आणि परमप्रेमास्पद असे स्वस्वरूप अनुभवास येत नसल्यामुळे सृष्ट्य आणि जागृती या कालामध्ये सूक्ष्म आणि स्थूर असे समष्टीव्यष्टी शरीर उत्पन्न होते ज्याप्रमाणे थोडीशी मदिरा प्रशन करताच मनुष्य धुंद होऊन जातो त्याप्रमाणे समष्टी व्यष्टात्मक देह देहद्वयाच्या ठिकाणी अहमभावनेचा अभ्यास झाल्यामुळे स्वतः मिथ्या असूनही रागलोभादी शेकडो अनर्थ उत्पन्न करणारी मायारूपी महाशक्ती उदय पावते आणि उखरभूमीमध्ये पडणाऱ्या सूर्यकिरणाच्या योगाने मृगजळ उत्पन्न होते त्याप्रमाणे परमात्म्याच्या अन्यथा भावापासून उदित झालेल्या या विकारी मायेच्या योगानेच हे अखिल विश्व निर्माण झाले आहे ज्याप्रमाणे समुद्र हा तरंगादे भिन्न भिन्न रूपे धारण करणाऱ्या उदकाच्या योगाने स्फुरण पावतो त्याचप्रमाणे मन बुद्धी अहंकार वासना इंद्रिय इत्यादी नामरूपे धारण करणाऱ्या स्वस्वरूपाच्या योगाने आत्मात स्फुरण पावत असतो चित्त आणि अहंकार या दोहोमधील द्वैत केवळ शब्दात आहे वास्तविक दोन्ही एक रूपच आहेत म्हणूनच जे चित्त तोच अहंकार आणि जो अहंकार तेच मन होय ज्याप्रमाणे बर्फापासून त्याचा पांढरेपणा निराळा आहे अशी कल्पना करणे चुकीचे ठरते त्याचप्रमाणे चित्त आणि अहंकार ही परस्पराहून भिन्न आहे अशी कल्पना करणे व्यर्थ हो्याप्रमाणे वस्त्राचा नाश होताच वस्त्राबरोबर त्याचा पांढरेपणाही नाहीसा होतो त्याचप्रमाणे मन आणि अहंकार या दोहोतून एकाचा क्षय झाला असता त्याच्या दुसऱ्याचाही क्षय होतो यासाठी तुच्छ अशी मोक्ष बुद्धी बंध बुद्धी आणि सूर्य इच्छा यांचा त्याग आणि विवेक आणि वैराग्य यांचा आश्रय करून फक्त मनाचा लय करावा कारण मला मोक्ष प्राप्त व्हावा असे चिंतन सुरू झाले म्हणजे मनाचा उदय झालाच आणि मनाची मननक्रिया सुरू झाली म्हणजे तेच शरीराकार शरीरा बनून बहिरमुख होत असल्यामुळे परिणामी दुःखाला कारण होते आत्मा हा सर्वांच्या पलीकडे असल्यामुळे किंवा सर्व भूतामध्ये वास करत असल्यामुळे त्याचे ठिकाणी बंद कसला आणि मोक्ष तरी कसला राम असा विचार करून मनाचे मनन अजिबात बंद करून टाक ज्यावेळी आपल्या ठिकाणी असलेल्या स्पंद स्पंदन धर्मामुळे वायू हा देहरूपी वृक्षामध्ये चलित होतो त्याचवेळी हात पाय जीफ इत्यादी जी अवयव रूपी पल्लव हालू ज्याप्रमाणे वृक्षावरील पल्लवपंक्तीला वायू चलित करतो त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी असलेल्या इंद्रिय समूहाला सर्व व्यापी आणि अत्यंत सूक्ष्म असून ती स्वतः होत नाही आणि दुसऱ्या कोणाकडूनही चलित केली जात नाही ज्याप्रमाणे मोठमोठ्या झंधावत झंधावतारांच्या योगाने मेरू पर्वत चलित होत नाही त्याप्रमाणे चित्त स्वतः कधीही चलित होत नाही आता या ठिकाणी कदाचित अशी शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की शुद्ध आत्मभावाच्या दृष्टीने परंतु वृक्षावरील शाखा हलवू लागल्या म्हणजे वृक्षही हलवू लागतो त्याप्रमाणे सर्वात्मभावाच्या दृष्टीने चित चलित होणे अपरिहार्य आहे आता ही शंका बरोबर नाही असे म्हणता येईल कारण ज्याप्रमाणे चंचल अशा अनेक प्रतिबिंबामुळे स्फटिकाची शीला चंचल झालेली दिसली तरी ती वस्तुत चंचल होत नसते तद्वत चित्तीमध्ये जरी सर्व पदार्थांची प्रतिबिंबे पडलेली दिसतात तरी तर आपले आपले ती आपल्या स्वस्वरूपापासून कधी च्युत होत नाही इतकेच नव्हे आपल्या ठिकाणच्या ज्ञानशक्तीमुळे ती या सर्व विश्वांना दीपाप्रमाणे सर्वदा प्रकाशित करते अशा स्थितीत लोक हो हा देह म्हणजेच मी ही माझी अंगे हे स्त्री पुत्रादी जनमाझे अशा प्रकारच्या मिथ्या परंतु अति दुःखप्रद असा भ्रम तुमच्या ठिकाणी कसा उत्पन्न होतो कोण जाणे यावरून तुमच्या बुद्धी विकृत झालेल्या आहेत आता असेच म्हणणे भाग पडते अविध्यने पछाडलेल्या त्या तुमच्या नेहमीच्या अनित्यदृष्टीमुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोगतृत्वादी धर्म आहे असे तुम्हाला वाटते आणि उखरभूमीमध्ये सूर्याच्या किरणामुळे मृगजळाचा भास उत्पन्न होऊन तहान लागावे त्याप्रमाणे उत्तरोत्तर भ्रांतीला कारणीभूत होणारी वासना तुमच्या ठिकाणी उत्पन्न होते ज्याप्रमाणे तहने व्याकुल हरिणाना वस्तुधा असत्य असणारे मृगजळ जल, खऱ्या जलाप्रमाणे आकर्षित करते त्याप्रमाणेच विषय तृष्णेने व्याकुल झालेल्या अज्ञपुरुषांना हे कर्तृत्व भोक्तृत्व रूपी मृगजळ आकर्षित करते परंतु हे रामा ज्याप्रमाणे एखादी चांडाळाची मुलगी ब्राह्मणांच्या मुलीत मिसळलेली असता तिला कुणी ओळखताच पल ती तिथून पळून पळ काढते त्याप्रमाणे या वासनेचे खरे स्वरूप समजताच ती अजिबात नष्ट होते मृगजन है अशा तरह से ज्ञान होता आकर्षित करनासे होते तद्वत हि अविद्या है ज्ञान तीन मनोरूपी मृगा करीत नहीं होते दीपा योगा अंधकार गलित होकर प्रकाश पड़ते परमासना समूह नष्ट होकाशात्मा प्रगट हो सूर्यकिरणा मु जवा बिंदू नहीं से होता त्याप्रमाणे शास्त्र आणि अनुभव यांच्या योगाने अविद्या तत्वत नाहीच असा बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे ती आपोआप नाहीशी होते या जड देहाला विषयोपभोगाने पुष्ट करण्यात काय अर्थ आहे अशा बुद्धीचा पूर्ण निश्चय झाला म्हणजे सिंहाने त्याला बद्ध करून टाकणारा पिंजरा फोडून टाकावा त्याप्रमाणे ज्ञातपुरुष निषयांच्या बंधनकारक इच्छा उत्पन्न करणारे अज्ञान नाहीसे करून टाकतो अशा प्रकारे आशेचा देहभिमानादिक परिवार मनाने एकदा अजिबात नाहीसा करून टाकला म्हणजे तत्वज्ञ पुरुष अत्यंत सौंदर्य संपन्न होऊन चंद्राप्रमाणे आल्हादयुक्त बनतो एवढेच नाही तर देहाभिमानासह सर्व आशापाशारून दिलेला तत्वेत पर्जन्याने धुवून स्वच्छ केलेल्या पर्वताप्रमाणे अत्यंत शीतल बनून अकस्मात राज्य प्राप्त झालेल्या दरिद्री मनुष्याप्रमाणे परमसंतुष्ट होतो आणि शरद ऋतूतील तांदण्यामुळे ता आकाशतल शोभायमान होते त्याप्रमाणे ज्ञान लक्ष्मीच्या तेजामुळे तो ज्ञानी सर्व जगतात शोभू लागतो आणि कल्पांताच्या प्रसंगी समुद्र आपल्या पूर्वीच्या मर्यादेत मावेनास होतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष पूर्वीच्या आत्म्याशी अभिन्न मानलेल्या देहात मानस ज्याप्रमाणे पर्जन्य पडून गेल्यानंतर शरद ऋतूत मेघ शांत होतो त्याचप्रमाणे देहाभिमानाचा त्याग केल्यानंतर ज्ञान पुरुष समुद्राप्रमाणे गंभीर आणि शांत होतो अभिनिवेश रहित पुरुष उत्कृष्ट धैर्याने संपन्न होऊन मेरू पर्वताप्रमाणे अत्यंत स्थिर होतो आणि जातील इंधन जळून गेले आहे अशा अग्निप्रमाणे ज्ञान संपत्तीच्या अनुपमाने स्वच्छ तेजामुळे तत्व वेता पुरुष शोभायमान होऊ लागतो ज्याप्रमाणे निर्वाध प्रदेशात असलेला दिवा शांत होतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो आणि अमृत प्यालेला मनुष्य तृप्त होतो असा ज्ञानीपुरुष तृप्त होतो आत दिवा लावलेल्या घटाप्रमाणे मध्यभागातून ज्वाला निघत असलेल्या अग्नीप्रमाणे किंवा आपल्या तेजाने प्रकाशमान होणाऱ्या रत्नाप्रमाणे ज्ञानीपुरुष अंतर्यामी अत्यंत प्रकाशमान असतो ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी असलेल्या सम्यक ज्ञानदृष्टीमुळे आपला आत्मा सर्वव्यापी आणि सर्वात्मक सर्वेश आणि सर्वनायक, नायक तसेच सर्वाकार असून वस्तुत निराकार आहे असे तो नेहमी अवलोकन करत असतो ज्यामध्ये मदनाच्या बाणामुळे आपले चित्तबद्ध होऊन चंचल होत असे अशा त्या पूर्वीच्या क्षुद्र दिवसांचे स्मरण होऊन ज्ञानाला हसू कोसळते विषयी जनांची संगती आणि विषयानोरंजन यांच्यापासून अत्यंत दूर असलेला ज्ञानीपुरुष मनातील देहाभिमानाचा अभिनिवेश रूपे ज्वर शांत झाल्यामुळे समाधान पावतो आणि मनाने पवित्र होऊन अध्यात्माच्या ठाई परमप्रिती धारण करून राहतो ज्ञानीपुरुषाने आपल्या वृत्तीला लागलेला वासनारूपी चिखल साफ धुवून टाकलेला असून मी बद्ध आहे अशा प्रकारच्या भ्रमाला ज्या त्याने पूर्णतः झुगारून दिलेले असते सुख दुःखादी द्वंद व दोषामुळे उत्पन्न होणार्या भयापासून ज्ञानीपुरुष मुक्त असून तो संसारसागर तरुण गेलेला असतो त्याला ब्रम्हपदाच्या ठाई अत्युत्तम विश्रांती प्राप्त झालेली असून ज्या ठिकाणी गेल्या असता मनाने वाणिन्याने कर्माने परत फिरण्याची भीती उरत नाही अशा दुर्लभ परमपदाप्रत जो जाळून पोहचलेला असतो ज्ञानीपुरुषाचे चारित्र्य आपल्याला प्राप्त व्हावे अशी जगातील सर्व लोक इच्छा करतात परंतु तो स्वतः मात्र कशाचीच इच्छा करत नाही स्वतः कशाची करत नाही तत्वज्ञान संपन्न पुरुष कोणाला काही देत नाही आणि कोणाचे काही घेत नाही तो कोणाची स्तुती करत नाही कि कोणाची निंदाही करत नाही त्याच्या ठिकाणी विषय वृत्तीचा उदय होत नाही आणि अस्तही होत नाही तो केव्हाही हर्षाने फुगून जात नाही आणि दुःखाने गडबडून जात नाही ज्याने सर्व कार्याच्या आरंभाचा सर्व उपाधीचा आणि सर्व आशांचा मनाने त्याग केलेला असतो अशा पुरुषाला जीवन हे श्रेष्ठ नाव देण्यात येते यासाठी हे राघवा ज्याप्रमाणे सर्व पर्जन्य धारांचा त्याग केल्यानंतर आकाशातील मेघ गरजत नाहीत त्याचप्रमाणे सर्व ईशणाचा त्याग करून तू मनाने मुनिवृत्ती धारण कर हे रामा जिथे सर्व तत्वेत अशा तऱ्हेची नसता होते ते शीतल चंद्रप्रकाशामुळे संपन्न असलेली रात्रही प्राप्त करून देऊ शकणार नाही जगातील अत्यंत शीतल पदार्थापेक्षाही शीतल असलेले वैराग्य अंतर्यामे बांधले असता मनुष्याला जे समाधान प्राप्त होते ते समाधान शीतल कंठामध्ये धारण केला असता प्राप्त होणार नाही आशारहित सर्वत्र सम अंतकरणाचा उदारबुद्धी आणि मुनिवृत्तीने राहणारा ज्ञानीपुरुष जसा शोभतो तसा विकसित पुष्पाने युक्त असलेल्या नवलता पल्लवाने संपन्न असा वसंत ऋतूही शोभत <coughs> नाही नैराश्य वृत्तीपासून जे अनिर्वचनीय सुख प्राप्त होते ते हिमाचलावर वास केल्याने कंठे गळ्यात घातल्याने रंभादी देवांगना बरोबर नानाविध विलास भोगल्याने अंगाला चंदनाची शीतल उटी लावल्याने किंवा प्रत्यक्ष चंद्रमंडला राज्य स्वर्ग किंवा चंद्रमंडळ तसेच मधुमासापासून किंवा सुंदर समागमापासून जे सुख काल प्राप्त होणार नाही अशा प्रकारचे परम नैराश्यापासून प्राप्त होते ज्या ठिकाणी त्रिभुवनातील सर्व संपत्ती तृणाप्रमाणे वाटते अशा प्रकारचे पराकाष्ठेचे शांती सुख नैराश्य वृत्तीचा अवलंब केल्याने प्राप्त होते यासाठी हे रामाज वृक्षांना तोडून टाकणारी जणू कुऱ्हाडच आणि अत्यंत श्रेष्ठ सुखाचे आश्रयथानच अशी शमरूपी वृक्षावरील पुष्पगुच्छाच्या ठिकाणी असलेली नैराश्यता तो आपल्या ठिकाणी बाळवून घे ज्याने आपला देह नैराश्य रूपी अलंकाराने नटवलेला आहे अशा ज्ञानीपुरुषाला पृथ्वी ही गायीच्या पावला प्रमाणे मेरू पर्वत एखाद्या तोडलेल्या वृक्षाच्या बुंध्याप्रमाणे दिशा या लहानशा पेट्याप्रमाणे आणि त्रिभुवन हे तृष्णेप्रमाणे तृच्छ वाटू लागते लौकिक आणि शास्त्रीय दान धनाधिकांचा स्वीकार द्रव्याधिकांचा संग्रह करून ठेवणे पैशाचा व्यय करून आपल्या कुटुंबातील मंडळींच्या हमशी पुरवणे वस्त्रालंकारादी अलंकारादी वस्तूंचा संचय करून ठेवणे इत्यादी जगात चाललेल्या क्रिया पाहून नैराश्य संपन्न अशा श्रेष्ठ तत्ववेत्यांना हसू येते ज्याच्या मनात कोणत्याही तऱ्हेच्या संकल्पाला अवकाश मिळत नाही त्याच्या दृष्टीने त्रिभुवन तृणप्राय झालेले असते अशा ज्ञानीपुरुषाचे वर्णन करताना कशाची उपमा देता येईल मला हे असावे, ते नसावे, वास्तविक प्राकृत मनुष्याना करणे शक्य होणार नाही तेव्हा हे साधव सर्व संकटांच्या पलीकडे असलेले अत्यंत सुलभ आणि सुखमय आणि बुद्धीचे परमसौभाग्य असे जे नैराश्य त्याचा अवलंब कर रामा तुझ्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेच्या आशा नाहीत आणि आशांचा कोणताही संबंध नाही तर चालत्या रथात बसलेल्या पुरुषाला दिशांचे चक्र भ्रमण करत असल्याचा मी तुला बोध करत असतानाही हे माझे तो हा तो मी अशा प्रकारच्या मोहात तू भ्रमाने का बरे पडतोस हे सर्व जग आत्मरूपच असून या जगात वस्तुत दुसरे काही नाही यासाठी हे जग आत्मरूप आहे असे जाणून तत्वेते पुरुष या जगातील कोणत्याही गोष्टी बद्दल खेद करत नाही राश्वातील यच्छावत पदार्थ समुदायाला तू आत्मरूपाने अवलोकन करशील तरच बुद्धीला पराकाष्ठेचे समाधान प्राप्त करून देणारी नैराश्य तुझ्या ठिकाणी बनेल जगातील पदार्थांना उत्पत्ती आणि नाश आहे अशा तऱ्हेचा विकल्प टाकून सर्व पदार्थांच्या आरंभी आणि शेवटी अवशिष्ट राहणाऱ्या आत्मस्वरूपाचा अवलंब करून तू त्या स्थितीमध्ये निश्चल राह ज्याप्रमाणे सिंहपासून हरिणी दूर, दूर पळून जाते त्याप्रमाणे सर्व विकल्पांचा त्याग करण्यापासून प्राप्त होणाऱ्या महावैराग्य संपन्न आणि वीरशाली अशा मनापासून स्वतः मिथ्यारूप असलेली परंतु अत्यंत मोहक अशी संसाररूपी माया दूर पळून जाते अर्थात नामशेष होते वनलतेप्रमाणे चंचल आणि तारुण्यमदाने उन्मत्त झालेली तरुणी ही एखाद्या जीर्ण झालेल्या दगडाच्या पुतळीप्रमाणे आहे असे तत्व समजतो तत्वज्ञ पुरुषाच्या अंतःकरणाला विषयोपभोग आनंद देत नाही आणि आपत्ती दुःख देऊ शकत नाही ज्याप्रमाणे एखाद्या पर्वताला वायूच्या झोळकात चलित करू शकत नाही त्याचप्रमाणे पुरुषाला दृश्य पदार्थ श्री आत्मस्वरूपा करू शकत नाही ज्ञानीपुरुषावर अनुरक्त असले झालेल्या एखाद्या तरुण स्त्रीने स्त्रीने फेकलेले नेत्र कटाक्षरूपी मदनाचे बाण त्याच्या उदार मनापासून परावृत्त होऊन धुळीचे कण बनून खाली पडतात ज्याला स्वस्वरूपाचे ज्ञान झाले आहे असा ज्ञानीपुरुष विषयाबद्दल ते प्रेम आणि द्वेष यांच्याकडून आकर्षित, आकर्षित केला जात नाही विषयाबद्दल प्रेम आणि द्वेष त्याच्या मनात यत्किंचितही चलबिचल निर्माण करू शकत नाही पण मग त्याच्या मनावर पगडा बसवण्याचे गोष्ट तर दूरच एखादी लता चंचल तरुणी पर्वत आणि दगडाची पुतळी यांच्याकडे स्व स्वरूप्ञ पुरुष सारख्याच दृष्टीने पाहत असतो तसेच एखाद्या ओसाड प्रदेशामध्ये पांथस्थळ रमत राहू शकत नाही त्याप्रमाणे विषयोपभोगामध्ये ज्ञानीपुरुष केव्हाही रममाण होत नाही तर ज्याप्रमाणे नेत्राकडून लीलया प्रकाशाचा उपभोग घेतला जातो त्याप्रमाणे प्राज्ञ पुरुष यज्ञ न करता देहरक्षणापुरते जे दे मिळेल त्यात त्या संतोष मानून अनासक्त बुद्धीने अन्नपानादिकांचा उपभोग घेतो <coughs> रामा काकताल या न्यायाने स्त्री आदी करून विषयोपभोग गृहस्थाश्रमे तत्वेत प्राप्त झाले असता त्यांचा उपभोग घेतल्याने त्याच्या ठिकाणी राग लोभादी विकार किंवा दुःख उत्पन्न ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा मंदर पर्वताला क्षुब करू शकत नाही त्याप्रमाणे प्रत्येकात्म्याचाच मार्ग उत्कृष्ट रीतीने चोखाडलेल्या तत्वज्ञ पुरुषाला सुख दुःखादी द्वंद्वेतकिंचितही क्षुब करू शकत नाही सत्वशील इंद्रिय दमन करणारा आणि अहमभावरूपी ज्वर नष्ट झालेला प्राज्ञ पुरुष विषयाकडे मिथ्यात्व दृष्टीने अवलोकन करून सर्व भूतांच्या अंतर्यामी स्थित असलेला स्वात्मपदाचा आश्रय करून राहतो ज्याप्रमाणे जगताच्या उत्पत्तीचा कारभार करत ब्रह्मदेव अव्यग्र चित्ताने राहतो द्वारा सर्व प्राप्त व्यवहार कर प्राज्ञपुरुष विक्षेपरित्ता वसंता सर्व ऋतु प्राप्त पर्वत क्षुब्ध होता नहीं तो ज्यादा ज्या ज्या ज्या ज्यादा क्रमा जी जी सुख दुखे प्राप्त होती ती ती भोगतवे कभी ही क्षुब्ध हो कर्मेंद्रियाकडून केल्या जाणाऱ्या व्यवहारामध्ये अगदी घडून गेला असतानाही अनासक्त बुद्धीने संपन्न असलेला तत्वज्ञ कशातही सुवर्णामध्ये इतर धातूंचे मिश्रण असेल तरच ते हिणकस सोने म्हणून समजले जाते एरवी उत्तम सुवर्णाला बाहेरून कितीही चिखल लागलेला असला तरी ते कमी दर्जाचे सुवर्ण आहे असे समजले जात नाही त्याचप्रमाणे केवळ विषयोपभोग भोगण्याने जीव कलंकित होत नाही तर ज्याची बुद्धी विषयामध्ये आसक्त झालेली असते तोच तो जीव विषयासक्त आहे असे समजले जाते हे रामा आपल्या शरीराहून निराळा असलेल्या आत्म्याला पाहणाऱ्या विवेकी पुरुषाचे शरीर कर्वतीने कापले तरीही त्या दुःखाची त्याला किंमत वाटत नाही मनुष्याच्या ठिकाणी एकदा विमल ज्ञानाचा उदय झाला म्हणजे ते ज्ञान कायमत्रित झाले मगे पुनः विस्मरण हो गोष्टी विस्मरण हो पर्वता तटावर कोसल का नदी पुनः माघारी परत नहीं डोरी वर सर्पभ्रांति एकदा निवृत्त सर्पा भावना उत्पन्न हो सुवर्ण अग्निमित घालून चांगले तापवले आणि शुद्ध केले म्हणजे मग चिखलात बुडाले तरी पुन्हा मलीन होत नाही त्याप्रमाणे ज्ञानाची अहमभाव रूपी हृदय ग्रंथी एकदा तुटली म्हणजे गुणत्रयांच्या योगाने त्याला पुन्हा बंधनिर्माण होत नाही कारण उघडच आहे की झाडाचे फळ एकदा तुटून खाली पडले म्हणजे वाटेल तितका प्रयत्न केला तरी ते पुन्हा झाडाच्या फांदीवर चिकटवणे कोणा शक्य आहे काय एखादा पाषाण फोडून त्यातून रत्न वेगळे काढले म्हणजे नंतर मग पुन्हा तो पाषाण आणि रत्न यांचा पूर्ववत जळवण्याची शक्ती कोणाजवळ तद्वत एकदा अविद्या ओळखली गेली म्हणजे मग तिच्या मध्ये कोणता ज्ञानी पुरुष पुन्हा गट अंगा खात बसेल हा चांडळाचा उत्सव आहे असे ज्ञान झाल्यानंतर कोणता द्विज तो उत्सव पाहण्यास तयार होईल शुद्ध जलाच्या ठिकाणी उत्पन्न झालेली दुधाची निवृत्त होते असे ज्ञान झाले नाही तोपर्यंत श्रेष्ठ ब्राह्मण सुद्धा पाणी म्हणून मद्यप्राशन करतील परंतु हे मद्य आहे असे समजतात ते त्याचा ता तात्काळ ता त्याग करतील एखादी रूप लावण्यसंपन्न स्त्री आणि चित्रातील स्त्री अशा दोन्हीही तत्ववेत्यांच्या दृष्टीला सर्वतोपरी सारख्याच दिसतात ज्याप्रमाणे चित्रातील स्त्रीच्या ठिकाणी काळा तांबडा वगैरे पंचभूतात्मक रंग दिसतात त्याप्रमाणे जिवंत स्त्रीच्या ठिकाणचे केस ओठ वगैरे अवयव पंचभूतात्मक असतात मग ज्ञात्यांच्या दृष्टीने त्यांच्यात ग्रहणी असे काय जीवने चाकल्यानंतर गुळाची गोडी एकदा अनुभवस आली म्हणजे मग तो गुळ पुन्हा भाजला किंवा कापला तरी त्याच्या अंगचा माधुर्य गुण नाहीसा करून त्याच्या ऐवजी दुसरा एखादा गुण कोणी आणू शकत नाही तत्वत एकदा आत्म्याचे सम्यक ज्ञान झाले म्हणजे आत्म्याच्या निरतिशानंदामध्ये कोणीही बदल करू शकत नाही ज्याप्रमाणे परपुरुषाशी भ्रममाण होण्याचे व्यसन लागलेली स्त्री गृहकृत्यामध्ये घडून गेलेली असली तरी त्या त्यावेळीही ती त्याच्या समागम सुखाचा आस्वाद मनातल्या मनात घेत असते त्याचप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ आणि शुद्ध अशा परमात्मा तत्वामध्ये अखंड विश्रांती घेत असलेल्या ज्ञानीपुरुषाला स्वस्वरूपापासून चरित करण्याला इंद्रादी देव सुद्धा समर्थ होत नाहीत हे तर उघडच आहे की व्यभिचार करण्याला सवकलेल्या आपल्या स्त्रीला मनात्या मनात्या जार सुख परावृत्त करायला कोणता जगातील सर्व विषयानंद ज्याच्यामध्ये एकवट झालेत अशा चिदात्म्याच्या आनंद रसाचे अविरत धारा सेवन करण्याचे व्यसन ज्या महात्माला जडलेले आहे त्याच्या बुद्धीला कोण विस्मरण पाडू शकणार सर्व प्रकारच्या सुखदुःखाने भरलेला प्रपंच व्यवहार सतत करत असताना जारीणी तरुण स्त्रिया आपल्या संकल्पित जाराबरोबर मनातल्या मनात समागम सुख भोगून अगदी बेहूश होऊन जातात मग त्यासाठी त्यांना पतीचा किंवा सासऱ्याचा जात सहन करावा लागला तरी त्याबद्दल ते त्यांना काहीच वाटत नाही याच न्यायाने ज्यांच्या ठिकाणच्या अविद्यता नाश होऊन सम्यक दृष्टी आणि सदाचार यांचा उदय झाला आहे असे प्राज्ञापुरुष सर्व प्रपंच व्यवहार यथाप्राप्त करत असले तरी अंतर स्वात मग्न असतात अशा पूर्ण ज्ञानीपुरुषांचे शरीर तुटलेले दिसले तरी ते त्यांच्या ज्ञानदृष्टीने तुटलेले नाहीच त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळाले असे वाटले तरी ते शोक करत नसतातच त्यांचे शरीर जळाले तरी त्यांचे वास्तविक प्रतिष्ठित झाला आहे असा ज्ञानी पुरुष प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या सुखामध्ये असो किंवा दारिद्र्यादी संकटामध्ये असो तो आपल्या घरात राहो किंवा एखाद्या उत्कृष्ट नगरातील प्रासादात वास्तव्य करो अरम्यात असो वा एखाद्या तपोवनात किंवा एखाद्या मोठ्या पर्वतार राहत असो त्याला कोणत्याही तऱ्हेची स्पर्श करू शकत नाहीत वासिष्ठ महाराष्ट्र श्री वसिष्ठ म्हणाले हे रामभद्रा विदेह देशाचा राजा जनक हा राज्य करत असताना राज्य व्यवहारासंबंधीची सर्व कार्य करत असून मुक्त असून विषयोपभोगाविषयी पूर्ण निरिच होता सर्व व्यवहार कार्य करत असून सुद्धा वैराग्य धारण करून पुष्कळ काळ पर्यंत समुद्र वलयांकित पृथ्वीचा उपभोग घेत होता विषयोपभोगाच्या ठिकाणी अनासक्त राहून महाबुद्धिमान म्हणून प्रजाजनाचे उत्कृष्ट रीतीने पालन करत राहून आपल्या राज्याचे रक्षण उत्तम प्रकारे केले ज्यामध्ये विविध प्रकारचे अशा विविध युद्धांमध्ये आणि राज्याविषयक कार्यामध्ये तत्परतेने वागत असतानाही मानधाता हा परमपदाप्रत जाऊन पोहचला पाताळतला मध्ये राज्य करणारा बली आपले सर्व प्रापंचिक व्यवहार दक्षतेने करत असूनही सर्व काळ आणि अनाशक्त असा जीवनमुक्त स्थितीमध्ये दानवाधिपती नमुची नेहमी देवांच्या बरोबर संघर्ष करत असून आणि देवासुरांच्या हितानहिता संबंधाने नाना प्रकारच्या विचारात गर्क राहूनही अंतरयामी संसारतापामुळे केव्हाही संतप्त होत नसेबरोबर लढत असता मृत्यू पत्करणारा थोर अंत करणार मानी वृत्रासूर देवांशी युद्ध करत असता ही अंतरयामी अत्यंत शांत स्थितीमध्ये राहत होता करणारा रा रामा मायेच्याच ठिकाणी रममाण होणाऱ्या आणि हृदयातील चिदाकाशापासून उत्पन्न झालेल्या शंभरासुराने या संसार मायेचा सुखाने त्याग केला कुशल नावाच्या दानवाने दानवासह श्री विष्णूशी युद्ध करत असताना अनासक्त बुद्धीच्या बळावर पराकष्ठेच्या ब्रह्म भावने प्रत जाऊन आपल्या शरीराचा त्याग केला तसेज अग्नि हा सर्व देवांचे मुख असून निरंतर कर्मजालात स्थिर राहून यज्ञरूपी लक्ष्मीचा चिरकाल उपभोग घेत असूनही नित्य मुक्त स्थितीमध्ये राहतो सर्व देवान ज्यादा ठिकाणच प्राशन किया आकाशाच आक्रमण के, आकाशा के सुख दुखा संसर्गा मलि होरंतर समबुद्धि धारण के सुख दुखा संसर्गा लिप्त होनी चंद्रा बोबर युद्ध करना देवगुरु बृहस्पति देवे पौरोहत्य करना ही नेहमी मुक्तावस्थे राहत आकाशतला प्रकाशित करणारा आणि असुरांचे गुरुपण करणारा विद्वान शुक्राचार्य नीतीशास्त्रोक्त अशा सर्व आचारांचे पालन करत असता निर्विकार बुद्धीने आपला काळ घालवत असतो आकाशातील ऊर्ध्व लोक आणि प्राण्यांच्या शरीरातील अवयव यांच्या ठिकाणी निरंतर संचार करत असूनही तो सर्व संचारी वायू सर्वदाच असतो मुकात, उच्च निश गतीच्या योगाने जगातील सर्व प्राण्यांचे होणारे परिवर्तन आणि त्यामुळे प्राण्याने होणारे दुःख यांचे नित्य अवलोकन करणारा ब्रह्मदेव येतकिंचितही खिन्न न होता समचित्त स्थितीत राहून आपल्या आयुष्याचा दोन पदार्थ वर्षाचा दीर्घकाळ व्यतीत करतो जरा मरण युद्ध द्वंद्व इत्यादी गोष्टी लिलया करत राहून नित्यमुक्त असा भगवान हरी जगतामध्ये चिरकार संचार करत असतो ज्याप्रमाणे एखादा कामुख मनुष्य आपल्या स्त्रीला नेहमी जवळ घेऊन बसतो त्याप्रमाणे नित्यमुक्त असलेला त्रिनेत्रधारी शंकर सौंदर्य वृक्षाचे जणू मंजरीच अशा पार्वतीला आपल्या वामांकी निरंतर धारण करतो नित्यमुक्त असलेल्या गौरीला चंद्रकलेप्रमाणे स्वच्छ आणि शुद्ध अशा मोहत्यांचा कंठ धारण करावा त्याप्रमाणे गौरवर्ण आणि त्रिनेत्रधारी असा शंकर आपल्या कंठात धारण करतो ज्ञानरूपी रत्नांचा जणू सागरच आणि बुद्धिमान पराक्रमी अशा कार्तिकेने स्वतः मुक्त असूनही तारकाजी दैत्या शिवगण मुक्त असूनही त्याने ध्यानधारणा करून त्यामुळे शुद्ध आणि दृढ झालेल्या आत्मबुद्धीने स्वतःचे रक्त आणि मांस आपल्या मातेला दिले नारद मुने हे नित्यमुक्त असताही कलह या जगदरुपण्यातील यज्ञ करण्यामध्ये निरंतर घडून गेले नसतात स्वतः जीवनमुक्त स्थितीमध्ये राहत असून शेष पृथ्वीचा भार सहन करतो सूर्य दिनपी निर्माण करतो यम पाप्याना शासन करतो या याशिवाय या त्रिभुवनात राहणारे शेकडो यक्ष असुर देव मानव संसारात वागत असतानाही मुक्त झालेले कित्येक ज्ञानीपुरुष सुखदुःखाने भरलेल्या या संसारातील अनेकविध व्यवहारात गर्क झालेले असूनही अंतरयामी परमसमाधान पावलेले असतात तर कित्येक ज्ञानी पाषाणाप्रमाणे जडमोड स्थितीमध्ये राहत असतात ज्ञानाच्या परमसीमेप्रत जाऊन पोहोचलेले भृगो भारद्वाज विश्वामित्र शुक इत्यादी ज्ञानी महर्षी सर्व संसाराचा त्याग करून चित्ताला होणाऱ्या विक्षेपांच्या निवृत्ती करता अरण्य जाऊन राहतात तर जनक शर्याती मांधाता सगरं परमज्ञानाच्या स्थितीप्रत पोहोचलेले तत्ववेते छत्र चमरादी संपन्न अशा आपापल्या राज्यांचे यथार्थ रीतीने परिपालन करत असतात बुक चंद्र सूर्य सप्तर्षी इत्यादी नित्यसिद्ध महात्मे ग्रह नक्षत्राधिकांना आधारभूत असलेल्या ज्योतिष चक्रामध्ये सिद्ध झालेले असतात अग्निवायू वरुण तुंबरू नारल प्रभूती जीवनमुक्त या ज्ञाने देवपदाप्रत जाऊन पोहोचलेले असून विमानामधून संचार करत असतात बली, बहोत अंध प्रल्हाद वगैरे जीवनमुक्त पाताल रूपी गुहे मध्ये मोठ्या आनंदाने वास्तव्य वा करतात योने मधील गरुड हनुमान जांबुवंत यांच्यासारखे काही कृतकृत्य झालेले जीवनमुक्त असतात तर याच्या उलट देव योनी मध्येही असणारे काही मूळ पुरुष नेहमी विषयासक्त बुद्धीने राहतात सारांश सर्वात्मभूत अशा चिदात्म्याच्या ठिकाणी सर्व काही सर्व रुपाने सर्वत्राने सर्व काळ संपवते अनंत अशा कार्याच्या योगाने परिपूर्ण असलेली ही ब्रह्मदेवाची नियती मोठी विचित्र असल्यामुळे तिच्यामध्ये सर्वतरीच्या कल्पना सर्व ठिकाणी उत्पन्न होताना दिसतात विधी म्हणजेच दैव विधी म्हणजे विष्णू आणि विधी म्हणजेच सर्वेश्वर शिव किंवा ईश्वर हो विष्णू आणि महेश इत्यादी नावानेही सर्वांच्या ठिकाणी असलेल्या चिद्रूप प्रत्येक हो राघवा ज्याप्रमाणे वाळूच्या कणामध्ये सुवर्ण असते त्याप्रमाणे असदवस्तूंच्या ठिकाणी सद्वस्तू असते आणि सुवर्णाच्या कणामध्ये ज्याप्रमाणे मलिनता असते त्याप्रमाणे सद्वस्तूंच्या ठिकाणी असद्वस्तू स्थित असते यावरून या जगात असंभाव्य असे काहीच नाही ही गोष्ट सिद्ध होते या जगातील स्थितीचा सूक्ष्म दृष्टीने विचार केल्यास पातकाच्या कल्पनेमध्येही मोठा गुण असल्याने आढळून येते कारण हे रामाच्या भयानेच सामान्य लोकांची धर्माकडे प्रवृत्ती होत असते या जगात जे जे म्हणून असत्य दिसते त्याच्यामध्ये फलदृष्ट्या शाश्वत अशी सत्यता भरलेली असते आणि शून्याचे ध्यान करण्यानेच शाश्वत असे ब्रह्मपद प्राप्त होते या जगात देशकाराधिकांच्या परिवर्तनाने नाही नाही त्या वस्तू उत्पन्न होतात गारुड्याच्या खेळात शिंग असलेला ससा पाहायला मिळतो ज्याप्रमाणे कल्पाच्या अखेरी सूर्य चंद्र पृथ्वी समुद्र देव इत्यादी दे सर्व नाहीसे होतात त्याचप्रमाणे देशकाल परिस्थितीच्या विलासामुळे वज्राप्रमाणे सुदृढ दिसणारे पदार्थ लय पावताना दिसतात हे महापराक्रमी रामा अशा रीति ने जगती सर्व वस्तु अवलोकन क्रोध, विषाद सर्व आशा त्याग करुभ कर जगत जे असत सदृप भाजते य अनास्था दो भावना त्याग कर स्थिति प्राप्त कर राघवा मुक्त स्थितीत कोणत्याही प्रकारचे अनर्थ उत्पन्न होण्याचा संभव नाही अज्ञ जनांच्या ठिकाणी नसल्यामुळेच त्यांना या संसारात अनेक प्रकारचे अनर्थ भोगावे लागतात राघवा मुक्त स्थितीमध्ये आत्मस्वरूपाची सदैव प्राप्ती असल्यामुळे ती स्थिती नाहीशी होण्याची केव्हाच भीती नसते विवेकाकडे प्रवृत्ती ठेवल्यामुळे या जगातील अनेक भूतकोटी मुक्त झालेल्या आहेत अविवेकामुळे दुर्लभ मुक्ती विवेकामुळे अत्यंत सुलभरितीने प्राप्त होते विवेकाच्या योगाने मनोनाश होऊन मनुष्याला मुक्त स्थिती प्राप्त होत असते यासाठी तू आपल्या ठिकाणी विवे, विवेक जागृत ठेव ज्याला मुक्ती प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे अशा मनुष्याने आत्म्याच्या अवलोकनाविषयी नेहमी यत्न करत गेले पाहिजे अशा रीतीने एकदा आत्मदर्शन झाले म्हणजे सर्व दुःखांचा परिहार होतो जनक सुहोत्र इत्यादी काप्रमाणे विषय प्रेमाचा पूर्ण त्याग केलेले आणि देहाभिनिष रहित असे जीवनमुक्त सध्याचा सध्याच्या ही या जगात संचार करत आहे यासाठी हे राघवा विवेक आणि वैराग्य यांच्या सहाय्याने जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून घेऊन मातीचे ढेकूळ पाषाण सुवर्ण यांच्याकडे समदृष्टीने पाहत जाऊन तू या जगात खुशाल संचार करत राह देहधारी माणसांना प्राप्त होणाऱ्या मुक्तीचे दोन प्रकार असतात एक मुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती या दोन मुक्तीमधील जो फरक मी आता तुला सांगणार आहे त्याच्याकडे नीट लक्ष दे आणि तो फरक समजावून घे हे निष्पा जगातील सर्व पदार्थासंबंधाने अनासक्त बुद्धी झाल्यामुळे मनाला जी शांत स्थिती प्राप्त होते तिलाच मुक्ती असे म्हणतात ही मुक्त स्थिती देह असताना किंवा नसताना प्राप्त होते रामा मनातील विषय प्रीतीचा क्षय होण्याच्या स्थितीला उत्कृष्ट कैवल्यस्थिती हे नाव ज्ञाती पुरुष देतात आणि ही कैवल्य स्थिती देहाचे अस्तित्व असता किंवा नसताही प्राप्त होऊ शकते जिवंत असताना ज्याच्या मनातील विषय प्रीती संपूर्णपणे अस्तंगत झालेली असते अशा मनुष्याला जीवनमुक्त ही श्रेष्ठ पदवी प्राप्त होते ज्याच्या मनात विषयासंबंधाचे प्रेम वास करत असते असा मनुष्य बद्ध होय जो देहपातानंतर मुक्त होतो त्याला मुक्त हो किंवा विदेहमुक्त ही संज्ञा प्राप्त होते अर्थात ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यावा अशी इच्छा असेल त्याने मोक्ष साधनांचा म्हणजे साधन चतुष्टयाचा क्रमाक्रमाने आणि युक्तीने अभ्यास करत गेले पाहिजे आत्मज्ञानासंबंधाचे येत नेहमी युक्तिपूर्वक केले पाहिजे कारण यज्ञ आणि युक्ती यांच्या अभावी गायीच्या पावला इतके क्षेत्र सुद्धा मनुष्याला आक्रमण करायला दुस्तर होऊन बसते तसेच मोक्षस्थिती प्राप्त होण्यापूर्वीच साधनाभ्यास सुटला तरीही तो अनंत दुःखाना आणि जन्ममरण परंपरेला कारणीभूत होतो यासाठी मोहाचा आश्रय करून आत्म्याला संसारामध्ये पुन्हा पुन्हा मग्न होऊ देऊ नये तर ज्ञानसिद्धी प्राप्त होण्यासाठी महान धैर्याचा अवलंब करून विवेक बुद्धीच्या योगाने हे जग गायीच्या पावला सारखे आक्रमण करण्याला तुच्छ वाटते साराम श्री रामा सुगताला म्हणजे बुद्धाला जे स्वयंप्रकाश असे आत्मपद प्राप्त झाले कपिलमुळं गुणत्रय साम्यावस्थारूपी प्रधान पद लादले आणि अर्हत नावाच्या एका क्षत्रिय राजाला जे अत्युत्तम स्थान प्राप्त झाले तसेच वेदरहस्यामध्ये निष्णात असलेल्या अनेक महात्म्यांना जे उत्तम पद प्राप्त झाले ते सर्व प्रयत्न रूपी कल्पवृक्षाचे महाफल होय इति श्री वासिष्ठ महारामायणे उपशम प्रकरणे सर्व पंचाहत्तर